सर्ग सात श्री वाल्मिकी मुनी म्हणाले त्या सिंह पराक्रमी दशरथाचे ते आश्चर्यकारक आणि विस्तारपूर्वक केलेले भाषण ऐकून विश्वामित्रांच्या अंगावर आनंदाचे रोमांच उभे राहिले मग दशरथ राजाला उद्देशून ते विश्वामित्र मु म्हणाले हे राजन तू जे भाषण केलेस ते तुझ्या उच्च कुलाला आणि वसिष्ठ ऋषींच्या प्रभावाला अनुसरूनच असेच आहे आता त्याच्या संबंधात आपले कर्तव्य कोणते हे ठरवण्याचे आणि धर्म पालनार्थ योग्य असे वागण्याचे काम तुझे आहे हे राजश्रेष्ठा मी धर्म कार्य म्हणून यज्ञाला आरंभ केला असून तो निर्विघ्नपणे समाप्त व्हावा ही माझी इच्छा आहे परंतु मी आरंभलेल्या या यज्ञामध्ये महाभयंकर असे राक्षस विघ्न करतात जेव्हा जेव्हा मी देवांना संतुष्ट करण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा तेव्हा हे राक्षस यज्ञात विघ्न करतात आजपर्यंत अनेक वेळा यज्ञासंबंधीचे माझे प्रयत्न या राक्षसानी विफल केले यज्ञभूमीवरील ऋषींची हत्या करून ते राक्षस यज्ञभूमीची पवित्र जागा मांस आणि रक्त यांच्या योगाने अपवित्र करतात अशी ही स्थिती आजवर अनेक वेळा प्राप्त झाली अशा प्रकारे अनेक वेळा मी आरंभ केलेले यज्ञ याग उद्ध्वस्त झाल्यामुळे माझे श्रम व्यक्त होत आले क्रोधाने शाप तू कृपा केलीस तरच माझी ही यज्ञ दीक्षा निर्विघ्नपणे सिद्धी जाईल या संकटाने मी व्याकुळ झालो असून यज्ञ रक्षणाची भिक्षा मागण्यासाठी म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे तू साधू पुरुष असल्याने माझी ही याचना तू विफल करणार नाहीस असा मला विश्वास वाटत आहे कारण आपल्याकडे याचना करण्यासाठी आलेल्या मनुष्याची निराशा करणे ही गोष्ट सत्पुरुषांना तिरस्करणी वाटते हे राजा तुला राम नावाचा पुत्र असून तो इंद्रासारखा प्रबल आणि उन्मत्त सिंहासारखा पराक्रमी दुष्ट राक्षसांचा संहार करण्यालाही तो समर्थ आहे तो तुझा ज्येष्ठ पुत्र बार वायता था तीर्य राजा तू मजा स्वाधीन करावास तुला योग्य शोभनीय तू लहान एवडे मोठे कार्य कर कसा पत्र हो शंका घेना तुला कारण नहीं कारण तो स्वतः महापराक्रमी शिवाय दिव्य तेजा ते रक्षण करना अशा परिस्थिती मैं यज्ञ विघ्न करना राक्षसा संहार करना तो समर्थ हो तो माझ्यासह आल्यामुळे अस्त्र विद्यारिकांचे ज्ञान त्याला मिळून त्याचेही कल्याणच होईल माझ्यापासून मिळणाऱ्या योगाने पूज्य होईल ज्याप्रमाणे क्रुद्ध झालेल्या सिंहाला पाहून राणातील गवतात राहणारे मेंढरे त्याच्यापुढे उभी राहू शकत नाही त्याप्रमाणे रामाच्या पुढे राक्षसानाही उभे राहणे शक्य होणार नाही ज्याप्रमाणे मदनमत्त हत्तीशी टक्कर घेण्यास सिंहाशिवाय अन्य कोणाची छाती होत नाही त्याप्रमाणे राक्षसांशी युद्ध करण्याला या काकुत्स कुलोत्पन्न रामाशिवाय कोणीही समर्थ नाही आपल्या वीरशालित्वाने गर्विष्ठ बनलेले ते दुष्ट राक्षस युद्धामध्ये कालकूटविज्याप्रमाणे भयंकर असून खर आणि दूषण राक्षसांचा त्यांना पाठिंबा असल्यामुळे ते कृतांताप्रमाणे भयंकर झाले धुलीकोन हे डोळ्यांना त्रास देण्याला समर्थ असले तरी अविरत होणाऱ्या मेघवर्षापुढे त्यांचे काही चालत नाही तसेच हे राजश्रेष्ठा रामाच्या शरवर्षावाला ते राक्षस तोंड देऊ शकणार नाहीत तेव्हा हे राजा पुत्राचा स्नेह तू माझ्या धर्मकार्याच्या येऊ देऊ नकोस कारण महात्मा पुरुष जगातील कोणतीही गोष्ट इतरांना देणार नाही असे कधीही होत नसते आता राक्षसांबरोबरच्या युद्धात रामाला जय मिळेल की नाही अशी शंकाही घेण्याचे कारण राम असला म्हणजे राक्षसांचा पराजय निश्चितपणे झाला कारण जेथे संधी असेल तेथे ते आमच्या सारख्यांची प्रवृत्ती व्हायचीच नाही राजेव राम महात्मा आहे हे मी जाणतो शिवाय महा तेजस्वी आणि त्यांच्यासारखे इतर सूज्ञ आणि दीर्घदर्शी दर्श, पुरुष श्रेष्ठ पुढे काय स्थिती होणार हे जाणतातच म्हणून आपला धर्म आपले श्रेष्ठत्व आणि आपले यश आहे रक्षण व्हावे असे तुला वाटत असेल तर तू आपला प्रिय पुत्र माझ्या स्वाधीन करावास हेच तुला योग्य आहे माझा यज्ञ दहा दिवस चालायचा असून माझ्या यज्ञामध्ये विघ्न करणाऱ्या शत्रूंचे निर्धारण करण्यासाठी तेवढे दिवस मला रामाचे सहाय्य अपेक्षित आहे तेव्हा राजश्रेष्ठा आपल्या वशिष्ठादी प्रमुख मंत्र्यांचा विचार घेऊन रामाला माझ्याबरोबर येण्याची तू अनुज्ञा दे योग्य काय एखाद्याचे लहानसेही काम केले असता तो मनुष्य आभारी होतो परंतु ती वेळ निघून गेल्यावर त्या मनुष्यावर केवढेही उपकार केले तरी ते निरर्थक ठरतात म्हणून तू शोक न करता माझ्या यज्ञकार्याची वेळ व्यर्थ होणार नाही अशा रीतीने वाद अशा प्रकारे त्या महा विश्वामित्र मुनिने धर्म आणि अर्थ यांना अनुलक्षण भाषण केल्यावर मग ते स्वस्थ झाले त्यावेळी मुनिश्रेष्ठांचे भाषण ऐकून महानुभाव दशरथ राजाही काही काळपर्यंत स्तब्ध झाला विश्वासांच्या भाषणाला योग्य उत्तर देणे आवश्यक असल्यामुळे तो त्या संबंधात विचार करू लागला सामान्य माणसांचे संतोष पावतात परंतु बुद्धिमान पुरुषांची स्थिती भिन्न असते त्यांना त्यांच्या प्रश्नांचे युक्तिवाद उत्तर मिळायला समाधान वाटत नाही मग योग्य उत्तर मिळाले की त्यांची इच्छा पूर्ण होव वा न हो त्या त्यांना दुख होत नाही इथे श्री वासिष्ठ महारामायणे वैराग्य प्रकरणे सप्तम सर्ग